अध्या सतरावा क्षत्रवृद्ध रजी इत्यादी राजांच्या वंशाचे वर्णन श्री शुख म्हणतात कुरु रव्याचा आयु नावाचा एक पुत्र होता त्याला नहुष, क्षत्रवृद्ध रजी शक्तिशाली रंभ आणि अनेना असे पाच पुत्र झाले राजा आता क्षत्रवृद्धाचा वंश क्षत्रवृद्धाचा पुत्र सुहोत्र होता सुहोत्राला काश्य कुश आणि गृत्स असे तीन पुत्र झाले ग्रुच्छमदाचा शुनक पुत्र झाला याच शुनकाचे पुत्र ऋग्वेदीयांमधे श्रेष्ठ मुनीवर शौनक झाले काश्याचा पुत्र काशी काशीचा राष्ट्र राष्ट्राचा दीर्घतमा आणि दीर्घतमाचा धन्वंतरी हेच आयुर्वेदाचे प्रवर्तक आहेत हे यज्ञातील भोगाचे भोगते आणि भगवान वासुदेवांचे अंश आहेत यांचे स्मरण केल्यानेच रोग दूर होतात धन्वंतरीचा पुत्र झाला केतुमान आणि केतुमानाचा भीमरथ भीमरथाचा दिवोदास आणि दिवोदासाचा द्युमान त्याच एक नाव प्रतरदन असुद्धा आह हाच द्युमान शत्रुजीत वत्स ऋतध्वज आणि कुवलयाश्व या नावानीही प्रसिद्ध आह द्युमानाच अलर्क इत्यादी पुत्र झाल परीक्षिता अलर्काखिरीज दुसऱ्या कोणत्याही राजाने सहासष्ट हजार वर्ष तारुण्यावस्थेत राहून पृथ्वीच राज्य उपभोगले नाही अलर्काचा पुत्र झाला संतती संततीचा सुनीथ सुनीता सुकेतन आणि सुकेतनाचा धर्मकेतू आणि धर्मकेतूचा सत्य सत्यकेतू पासून दृष्टकेतू दृष्टकेतू पासून राजा सुकुमार सुकुमारापासून बितीहोत्र बितीहोत्रापासून भरग आणि भरगापासून राजा भार्गभूमीचा जन्म झाला हे सर्व छत्रवृद्धाच्या वंशात काशीपासून उत्पन्न झालेले राजे होते रंभाच्या पुत्राचे नाव होते रभस त्याच्यापासून गंभीर आणि गंभीरापासून अक्रियाचा जन्म झाला अक्रियाच्या पत्नीपासून ब्राह्मण वंश चालू झाला आता अनेना याचा वंश अनेनाचा पुत्र होता शुद्ध शुद्धाचा शुची शुशीचा त्रिककुद आणि त्रिककुदाचा धर्मसारथी धर्मसारथीचा पुत्र होता शांतरय शांतरय आत्मज्ञानी असल्याकारणाने कृतकृत्य कुर्त झाला होता रजीचे अत्यंत तेजस्वी असे पाचशे पुत्र होते देवतानी प्रार्थना केल्यावरून रजीने दैत्यांचा वध करून इंद्राला स्वर्गाचे राज्य दिले परंतु आपल्या प्रल्हाद इत्यादी शत्रूंपासून भीत असल्यामुळे त्याने ते स्वर्गाचे राज्य पुन्हा रजीला परत दिले आणि त्याचे पाय धरून आपल्या रक्षणाचा भार त्याच्यावरच सोपवला जेव्हा रजीचा मृत्यू झाला तेव्हा इंद्राने मागणी करून सुद्धा रजीच्या पुत्रांनी स्वर्गाचे राज्य त्याला परत दिले नाही ते स्वतःच भाग भागसुद्धा ग्रहण करू लागले तेव्हा इंद्राच्या प्रार्थनेवरून गुरु बृहस्पतींनी अभिचारविधीने हवन केले यामुळे ते धर्ममार्गापासून भ्रष्ट झाले तेव्हा इंद्राने सहजपणे त्या रजेच्या सर्व पुत्रांना मारून टाकले त्यांच्यापैकी कोणीही जिवंत राहिला नाही शत्रवृद्धाचा नातू खुश याच्यापासून प्रतीपासून प्रती संजय आणि संजयापासून जयाचा जन्म झाला जयापासून कृत कृतापासून राजा हरियवन हरियवनापासून सहदेव सहदेवापासून हिन आणि हिनापासून जयसेन नावाचा जयसे ना पुत्र झाला जयसेनाचा संकृती संकृतीचा पुत्र झाला महारथी जय छत्रवृद्धाच्या वंशपरंपरेमध्ये एवढेच राजे झाले आता नहू वंशाचे वर्णन पुढे पाहो